स्कंद पाचवा अध्याय नववा महिषासुर देवीकडे दूध पाठवतो विष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमुदित झाले त्यांनी आपली सर्व भूषण आणि शस्त्रास्त्रे देवी प्रसन्न चित्ताने आरक्त वर्णी दिव्य सूक्ष्म कधीही जुनी न होणारी अशी वस्त्रे आणि एक उत्तम प्रकारे शृंगारलेला हार दिला कोट्या सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चुडामणी शुभ्र कुंडले हातातील गोट बाजूबंद आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्याने दिली सूर्यापासून तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर आणि निर्मल रत्नजडीत तोरड्या त्वष्ट्याने दिल्या रम्य कंठभूषणे आणि तेजस्वी अंगठ्या महासागराने दिल्या सुवर्णाच्या पुष्पांनी गुंफलेली सुगंधी आणि भ्रमराणी युक्त अशी वैजंती वरुणाने दिली हिमालयाने सर्व रत्नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंह तिला वाहना करता दिला अशा प्रकारे आपल्या हो सुदर्शन चक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून देवीला अर्पण केले त्याला सहस्त्र आला होत्या शंकराने त्रिशुला दुसरा एक उत्तम असा त्रिशूल निर्माण करून भगवतीला दिला वरुणाने प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून वायुने अद्भुत आणि उग्र शब्द करणारे धनुष्य बाणाने युक्त असलेल्या भात्यासह दिले इंद्राने आपल्या वज्रापासून अतिभयंकर वज्र उत्पन्न करून दिले आणि ऐरावताच्या घंटेपासून उत्तम नात करणारी घंटा दिली प्रलयकाली ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून दुसरा एक तेजस्वी दंड यमाने दिला ब्रम्हदेवाने गंगा जलाने भरलेला कमंडलू दिला वरुणाने पाच दिला कालाने ढाल तलवार आणि विश्वकर्म्याने परशू दिला कुबेराने सुरेने भरलेले एक सुवर्णाचे पानपात्र दिले वरुणाने दिव्य मनोहर कमल अर्पण केले दैत्रे दिली सूर्याने आपली किरणे त्या जगनमातेला बहाल केली अशा प्रकारे सर्व भूषणानी मंडित आणि आयुधानी संपन्न झालेल्या अशा त्या त्रैलोक्य मोहिनी आणि मंगलमय देवतेला पाहून सर्व देव विस्मयचकित झाले आणि तिची स्तुती करू लागले देव म्हणाले शिवा कल्याणी शांती पुष्टी भगवती देवी रुद्राणी तुला सतत नमस्कार असो जी पृथ्वीला व्यापून आहे पण पृथ्वीला जिचे ज्ञान नाही तिच्या अंतर्या राहून जी पृथ्वीला प्रेरणा करीत आहे त्या उत्कृष्ट परमेश्वरीला आम्ही वंदन करतो हे काल अंबा इंद्राणी सिद्धी बुद्धी वृद्धी आणि वैष्णवी तुला नमस्कार असो मायेचे ठिकाणी जी स्थित आहे परंतु मायेला जिचे ज्ञान नाही आणि अंतरयामी स्थित असल्यामुळे जी ती मायेला प्रेरणा करीत आहे त्या प्रेरक आणि कल्याणी देवीला आमचा नमस्कार असो हे माते आम्हाला शत्रूंनी अत्यंत पीडित केले आहे तरी तू आम्हा सर्वांचे रक्षण कर त्या पाहिषाचा तू आपल्या तेजाने नाश कर तो वरामुळे माजला तो मुले तो। आहे तो पुष्ट असून मायावी असल्यामुळे अनेक रूपे धारण करतो त्याला फक्त स्त्रीच्या मृत्यू आहे म्हणून हे भक्त या पापात्म्यापासून आमचे रक्षण कर तुला नमस्कार असो अशा तऱ्हेने सर्व सुखदायी देवीचे सर्व देवांनी स्तवन केले तेव्हा ती महादेवी हसत म्हणाली देवांनो आता दैत्यांचे भय बाळगू नका त्या वरून रणात नाश करीन। अशा प्रकारे देवाना अभय देऊन ती म्हणाली या संसाराचे हेच आश्चर्य आहे हे जग भ्रमाने आणि मोहाने व्यापले आहे प्रत्यक्ष विष्णू महेश्वर ब्रम्हदेव इंद्र आणि इतर देव महिषासुरापासून भयभीत झाले आहेत दैवाचे सामर्थ्य हेच श्रेष्ठ असून देवही त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत तेव्हा सर्व सुखदुःखांचा करता हा कालच आहे कारण जगाची उत्पत्ती स्थिती लय करण्यास समर्थ असलेले हे ब्रह्मा विष्णू महेशही महिषासुरामुळे जर्जर झाले आहेत ते मोह पावले आहेत अशा प्रकारे हसतमुखाने देवीने असुराना भयप्रद महाघोर आणि उच्च स्वराने युक्त असा महानाद केला त्या अद्भुत नादाने धरणिकंप होऊ लागले सागर क्षुब झाले मेरू पर्वत सर्व पर्वत हलू लागले सर्व दिशा दीती निर्माण झाली सर्व देवांनी देवीचा अत्यंत जय जयकार केला आणि आमचे रक्षण कर असे ते म्हणू लागले उन्मत्त झालेला महिशासून तो भयंकर आवाज ऐकून क्रोधायमान झाला पण साशंक होऊन तो दैत्याना म्हणाला हे काय आहे हा शब्द कोठून उत्पन्न झाला याची चौकशी करण्याकरता दूताने सत्वर जावे हा अतिशय कर्कश ध्वनी कुणी उत्पन्न केला तो देव असो वा दानव असो त्या पापात्म्याला सत्वर समोर उभा करा म्हणजे मत्त झालेल्या त्याचा मी वध करीन देव पराजित आणि भयभीत झाल्यामुळे ते गर्जना करणार नाहीत असूर माझ्या आधी नसल्याने गर्जना करणार नाहीत तेव्हा हे मूर्खपणाचे वर्तन करणाऱ्या व्यक्तीने मजकडे यावे म्हणजे महिषासुरावर दूध ध्वनीच्या रोखाने निघाला दृष्टीस पडली ती सर्वकार मंडित अष्टादश हात असलेली होती सर्व श्रेष्ठ आयुधे तिने धारण केली होती ती शुभलक्षणाने संपन्न असलेली देवी वारंवार सुरापान करीत होती तिला पाहताच तो दूत चंकित झाला आणि त्याने ध्वनीचे कारण त्याला सांगितले आज्ञेप्रमाणे एके ठिकाणी एक दिव्य आणि प्रौढ स्त्री दृष्टीस पडली ती सर्वांग विभूषित आणि सर्व रत्नान अलंकृत अशी होती ती दिव्य आणि नयन मनोहर स्त्री मनुष्य योनीतील नाही ती सिंहारुढ झालेली असून तिने सर्व शस्त्रास्त्रे धारण केलेली आहेत तिला अठरा हात आहेत ती, ती सुरापानाविषयी तत्पर आहे आणि उन्मत्त होऊन गर्जना करीत आहे ती अविवाहित असावी असे वाटते सर्व देव तिच्या भूती जमले असून ते तिचे स्तवन करीत आहेत सर्व देव तिचा जयजयकार करताना हे देवी आमचे रक्षण कर शत्रूचा वध कर असे शब्द सारखे उच्चारित आहेत ती सुंदरी कोण कुठली कुणाची भार्या आणि येथे येण्याचा तिचा उद्देश काय हे मात्र आम्हाला समजू शकले नाही आम्ही तिच्या गेल्यामुळे तिच्याकडे पाहूच शकलो नाही श्रगार वीर हास्य अद्भुत या रसानी ती युक्त आहे अशा प्रकारची ती स्त्री पाहिल्याबरोबर आम्हाला तिच्याशी भाषण न करताच परत यावे लागले तेव्हा पुढे काय निर्णय घ्यायचा तो आपण घ्यावा दूताचे भाषण ऐकल्यावर महिषाने आपल्या प्रमुखाला पाचारण करून सांगितले तू सैन्य बरोबर घेऊन जा आणि कोणताही उपाय करून त्या सुंदर स्त्रीला इकडे घेऊन ये ती तशी न येईल तर तिला पकडून आण म्हणजे तिला वश करून घेऊन मी तिला पट्टराणी करीन ती सुंदरी आनंदाने येईल तर बरेच तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण कर कारण तिचे वर्णन ऐकल्यावर मी अगदी मोहित झालो आहे महिषासुराचे हे नाजूक भाषण ऐकून तो प्रधानमंत्री बरोबर सर्व प्रकारचे सैन्य घेऊन तिथे गेला सैन्य दूर करून अत्यंत विनयाने तो त्या देवीला म्हणाला हे महाभाग्यवती तू कोण आहेस येथे येण्याचे प्रयोजन काय असे माझा स्वामी तुला विचारित आहे त्याने सर्व देवांना जिंकले आहे आणि तो सर्व पुरुषांना अबद्ध आहे हे चारुलोचने ब्रह्मदेवापासून वरप्राप्ती झाल्यामुळे त्याला फार अभिमान वाटतो हा दानवश्रेष्ठ महापराक्रमी असून इच्छेप्रमाणे रूप धारण करणार आहे तुझ्या रूपाचे वर्णन ऐकल्यापासून तो तुझा दर्शनाची आम्ही सर्व काही करण्याचे योजले आहे तेव्हा हे मृगाक्षी तू त्या महान महिषासल किंवा तुझ्या प्रीतीसाठी आतुर झालेल्या राजाला आम्ही इकडे आणतो सारांश हे देवी तुझा इच्छे प्रमाण कर कारण तुझे सौंदर्य ऐकुन राजा वेड़ा हो गए सुंदरी तू लवकर सांग, संगे मी तसे करी, करीन आध्या समाप्त